अध्य त्रेसष्टावा श्रीकृष्णांबरोबर बाणासुराच युद्ध श्री शुक म्हणतात परीक्षिता पावसाळ्याच चार महिने निघून गेले, परंतु अनिरुद्धाचा शोध लागला नाही त्यामुळे त्यांच्या घरातील लोक अतिशय शोकाकुल झाल होते नारदांकडून अनिरुद्धाचा पराक्रम आणि त्यांच नागपाशात बांधल जाण या घटना ऐकून श्रीकृष्णांनाच आपले दैवत मानणाऱ्या यादवांनी शोणितपुरावर चढाई क्लि श्रीकृष्ण आणि बलराम यांच्याबरोबर असलखि प्रद्युम्न सात्यकी गद सांब सारण नंद उपनंद भद्र इत्यादी यादवश्रेष्ठांनी बारा औषणी सिद्ध बाणासुराच्या राजधानीला चारी बाजूनी वेढ़ा दिला यादव सत्त नगरातील उद्यान तट बुरुज आणि गोथुरे यांची तोडफोड करू लागली आह पाहून क्रधविष्ट बाणासूर बारा औष्णी सत्तन नगराच्या बाहर पडला बाणासुराच्या बाजूने भगवान शंकर नंदीवर स्वार होऊन आपले पुत्र आणि गणांसह रामकृष्णांशी युद्ध करू लागले परीक्षिता ते युद्ध इतके अद्भूत आणि घनघोर झाले की ते पाहून अंकावर रोमांच उठत भगवान श्रीकृष्णांशी शंकरांचे आणि प्रद्युनाशी कार्तिकेयाचे युद्ध झाले बलरामांशी कुमांडाचे आणि कुपकर्णाचे युद्ध झाले बाणासुराच्या पुत्राला सांब आणि बाणासुराला सात्यकी जाऊन भिडले ब्रह्मदेव, इत्यादी श्रेष्ठ दक्ष ऋषी सिद्ध चारण गंधर्व अप्सर आणि यक्ष विमानात बसून त युद्ध पाहण्यासाठी आल श्रीकृष्णांनी आपल्या शारंग धनुष्यावरून सोडलिया तीक्ष्ण टोकाच्या बाणांनी शंकरांचक असलखि भूत प्रेत प्रमथ गुह्यग डाकिणी यातुधान व्ताल विनायक प्रतगण मातृगण पिशाच कुष्मांड आणि ब्रम्हराक्षस यांना मारून पळवून लावल पिनाक पाणीशंकरांनी शारंगधारी श्रीकृष्णांवर निरनिराळ्या प्रकारची अस्त्रे फेकली परंतु श्रीकृष्णांनी कोणत्याही प्रकारे विचलित न होता त्यांना आपल्या विरोधी अस्त्रांनी शांत केले त्यांनी ब्रह्मास्त्राच्या शांतीसाठी ब्रह्मास्त्राचा वायव्यास्त्रासाठी पार्वतास्त्राचा अग्नियास्त्रासाठी पर्जन्यास्त्राचा आणि पाशुपतास्त्रासाठी नारायणास्त्राचा प्रयोग केला यानंतर भगवान श्रीकृष्णांनी जंभूर्णास्त्राने महादेवांना मोहित केले त्यामुळे ते युद्ध जांभया बाना बाना सोडून जांभया देऊ लागले जेव्हा श्रीकृष्ण तलवार गदा आणि बाणांनी बाणासुराच्या सेनेचा संहार करू लागले इकडे प्रद्युम्नाने बाणांच्या वर्षावाने कार्तिकेयाला घायाळ कल त्याच्या अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या तो रणांगण सोडून आपले वाहन असणाऱ्या मयुरावर बसून निघून गेला बलरामानी आपल्या मुसळच्या प्रहाराने कुभांड आणि कुपकर्णाला घायाळ केले ते रणभूमीवरच कोसळले अशा प्रकारे सेनापतींची वाताहत पाहून, त्यांची सेना इकडतिकड़ पळू लागली रथावर स्वार झालेल्या बाणासुराला आपली सेना पळत असलेली पाहून अतिशय क्रोध आला त्यांनी सात्यकीला सोडले आणि तो श्रीकृष्णांवर धावला रणोन्मत्त बाणासुराने आपल्या एक हातांनी एकाच वेळी पाचशे धनुष्यांच्या दोऱ्या खेचून प्रत्येकातून दोन दोन बांध सोडले परंतु भगवान श्रीकृष्णांनी एकाच वेळी त्याची सर्व धनुष्य तोडून टाकली आणि त्याचे सारथी रथ आणि घोड्यांना मारले आणि जयशंख्वनी केला कोटरा नावाची बाणासुराची एक धर्ममाता होती आपल्या पुत्राच्या प्राणरक्षणासाठी आपले केस मोकळे सोडून नग्नावस्त ती भगवान श्रीकृष्णांसमोर येऊन उभी राहिली तिच्यावर आपली दृष्टी पडू नये म्हणून श्रीकृष्णांनी आपले तोंड दुसरीकड़ फिरवले तोपर्यंत बाणासुराची धनुष्य आणि रथ मोडल्यामुळे तो आपल्या नगराकडे परतला इकडे शंकराचे भूतगण जेव्हा इकडे तिकडे विखुरले गेले तेव्हा तीन मस्तके आणि तीन पायांचा ज्वर जवळ दाही दिशा जाळी श्रीकृष्णांवर धावला तो आपल्याकडे येत असलेला पाहून भगवान श्रीकृष्णांनी आपला ज्वर सोडला आता वैष्णव आणि माहेश्वर हे दोन्ही ज्वर आपापसात आप लढू लागले तेव्हा वैष्णव ज्वराच्या तेजाने माहेश्वर ज्वर हवालदिल होऊन ओरडू लागला आणि तो भयभीत झाला जेव्हा त्याला कुठेही आश्रय मिळाला नाही तेव्हा आपले रक्षण भावे, म्हणून त्याने अत्यंत नम्रतेने हात जोडून तो श्रीकृष्णांची प्रार्थना करू लागला माहेश्वरजीवर म्हणाला हे प्रभू आपली शक्ती अनंत आहे आपण परमेश्वर आहात आत्मा आहात आपण अद्वितीय आणि परमज्ञान स्वरूप आहात संसाराची उत्पत्ती स्थिती आणि संहार यांचे कारण आपणच आहात श्रती आपलेच वर्णन करतात आपण समस्त विकार रहित असे स्वत हा ब्रम्ह आहात मी आपणास प्रणाम करीत आह काल दैव कर्म जीव स्वभाव द्रव्य शरीर सूत्रात्मा प्राण अहंकार अकरा इंद्रिय आणि पंचमहाभूत या सर्वांचा समुदाय असलख्लिंग शरीर आणि बीजांकुर न्यायानुसार त्याच कर्म आणि कर्मातून पुन्हा लिंग शरीराची उत्पत्ती ही सर्व आपली माया आह आपण मायेच्या पलीकडे आहात मी आपण शरण आलेलो आहे आपण लिलेनेच अनेक रूपे धारण करून देव साधू आणि लोकमर्यादांचे पालन करता त्याचबरोबर उन्मत्ता आणि हूसक अशा असुरांचा संहारही करता आपला हा अवतार पृथ्वीवरील भार उतरवण्यासाठी झाला आहे हे प्रभू आपल्या शांत उग्र आणि अत्यंत भयानक दुस्सह अशा तेजस्वी ज्वरामुळे मी अत्यंत तप्त झालो होऊ लागलेलो आहे भगवन देहधारी जीव जोपर्यंत आशेच्या फासात अडकून आपल्या चरणकमलांना शरण येत नाहीत तोपर्यंत त्यांचे ठिकाणी ताप राहतोच भगवान म्हणाले हे त्रिशिरा मी तुझ्यावर प्रसन्न आहे आता माझ्या या ज्वरापासूनचे तुला वाटणारे भय दूर हो जगात जो कोणी आम्हा दोघांच्या या संवादाचे स्मरण करील त्याला तुझ्यापासून काहीही भय राहणार नाही श्रीकृष्णांनी असे म्हटल्यावर माहेश्वर ज्वर प्रणाम करून निघून गेला तो तोपर्यंत बाणासूर रथावर स्वार होऊन श्रीकृष्णांशी युद्ध करण्यासाठी पुन्हा आला परीक्षिता बाणासुराने आपल्या हजार हातांमध्ये निरनिराळ्या प्रकारची शस्त्रे घेतली होती आता तो अत्यंत क्रोधाने चक्रपाणी भगवंतांवर बाणांचा वर्षाव करू लागला श्रीकृष्णांनी एकसारखी अस्त्रे फेकणाऱ्या बाणासुराचे हात तीक्ष्ण धारेच्या चक्राने झाडाच्या फांद्या तोडाव्या तसे तोडून टाकले बाणासुऱ्याचे हात तोडले जात असताना भक्तवत्सल भगवान शंकर चक्रधारी भगवान श्रीकृष्णांजवळ येऊन स्तुती करू लागले ते म्हणाले हे प्रभो वेद मंत्रांमध्ये आपण तात्पर्य रूपाने गुप्त असणारे परमज्योतिष स्वरूप परब्रह्म आहात शुद्ध हृदयाचे महात्मे आपल्या आकाशाप्रमाणे सर्व आणि निर्विकार अशा स्वरूपाचा साक्षात्कार करून घेतात आकाश आपली नाभी अग्निमुख आणि पाणी विहिरी आहे स्वर्ग दिशा कान आणि पृथ्वी चरण आहे चंद्रमन, मन सूर्य नेत्र आणि मी शिव आपला अहंकार आहे समुद्र आपले पोट आणि इंद्र हात आहेत वनस्पती रोम आहेत मेघ केस आहेत ब्रम्हदेव बुद्धी आहे प्रजापती लिंग आणि धर्म हृदय आहे अशा प्रकारे आपणच विराट पुरुष आहात हे अखंड ज्योतिस्वरूप परमात्मन आपला हा अवतार धर्माचे रक्षण आणि जगाचे कल्याण व्हावे यासाठी आहे आम्ही सर्वजण आपल्या प्रभावानेच संपन्न होऊन सातही भुवनांचे पालन करीत आहोत आपण सजातीय विजातीय आणि स्वगत भेदरहित एकमेव अद्वितीय असे आदिपुरुष आहात तूर्यत आपणच आहात आपण स्वयंप्रकाश आहात आपण सर्वांचे कारण आहात परंतु कोणीही आपले कारण नाही असे असूनही आपण तिन्ही गुणांचे वेगळेपण प्रकाशित करण्यासाठी आपल्या मायेने देव पशुपक्षी मनुष्य इत्यादी शरीरांनुसार वेगवेगळ्या रुपाने प्रचित होता हे प्रभू ज्याप्रमाणे सूर्य आपलीच छाया असलेल्या ढगांनीच झाकला जातो आणि तो ढगाला आणि वेगवेगळ्या रुपांना प्रकाशित करतो त्याप्रमाणे आपण स्वयंप्रकाश तर आहातच परंतु गुणांमुळे जणू झाकले जाता आणि समस्त गुण तसेच गुणाभिमानी जीवांना प्रकाशित करता वास्तविक आपण अनंत आहात आपल्या मायेने मोहित होऊन लोक स्त्री, पुत्र, देह घर इत्यादींमध्ये आसक्त होतात आणि पुन्हा दुःखाच्या अथांग समुद्रात गटांगड्या खातात जो मनुष्य हे मानवी शरीर म्हणून सुद्धा आपली इंद्रिये ताब्यात ठेवित नाही आणि तुमच्या चरण आश्रय घेत नाही त्याचे जीवन अत्यंत शोचनीय होय तो स्वतः स्वतःला फसवणारा समजावा सर्व प्राण्यांचे आत्मा प्रियतम आणि ईश्वर असणाऱ्या आपल्याला जो मनुष्य सोडतो आणि याउलट असणाऱ्या तुच्छ विषयांमध्ये रमतो तो अमृत सोडून विष पितो मी ब्रह्मदेव आणि सर्व देवता आणि विशुद्ध हृदयांचे ऋषी सर्वात्मभावाने आपल्याला शरण असतात कारण आपणच सर्वांचे आत्मा प्रियतम आणि ईश्वर आहात आपण जगाची उत्पत्ती स्थिती आणि लयाचे कारण आहात आपण सर्वांचे ठाई सम परमशांत सर्वांचे सुरूध आत्मा आणि इष्टदेव आहात आपण एक अद्वितीय आणि जगताचे आधार तसेच अधिष्ठान आहात हे प्रभू आम्ही सर्वजण या जन्ममृत्युरूप संसार चक्रातून मुक्त होण्यासाठी आपले भजन करीत आहोत हे देवा हा बाणासूर माझा परमप्रिय कृपेला पात्र झालेला सेवक आहे मी याला अभय दिले आहे प्रभू याचे पण जोबा प्रल्हाद याच्यावर आपली जशी कृपा आहे तशीच कृपा याच्यावरही असावी तेव्हा कृष्ण म्हणाले भगवन आपण आम्हाला जे सांगितले त्याप्रमाणे आपल्याला प्रिय असणारेच मी करीन याच्यासाठी आपण पूर्वी जे ठरवले होते त्याला अनुसरूनच मी याचे हात तोडलेले आहेत बाणासूर बलीचा पुत्र आहे म्हणून मी याचा वध करू शकत नाही परंतु मी प्रल्हादाला वर दिला आहे की तुझ्या वंशातील कोणाचाही मी वध करणार नाही याचा गर्व नाहीसा करण्यासाठीच मी याचे हात तोडले आह तसे जी सेना पृथ्वीला भार झाली होती तिचा मी संहार केला याचे चार हात अजून शिल्लक आहेत ते अजर आणि अमर होतील आपल्या पार्शदांमधा प्रमुख असेल आता याला कोणापासूनच कोणत्याही प्रकारची भीती नाही अशा प्रकारे श्रीकृष्णांकडून अभय मिळाल्यावर बाणासुराने त्यांच्याजवळ येऊन जमिनीवर डोके टेकवून त्यांना नमस्कार कला आणि आपली कन्या उषा हिच्यासह अनिरुद्धाला रथात बसवून भगवंतांकड घाला यानंतर श्रीकृष्णांनी महादेवांच्या संमतीन वस्त्रालंकार विभूषित उषा आणि अनिरुद्ध यांना पुढे करून एक औक्षणीय सेनेसह द्वारकेकड प्रस्थान कलि द्वारका ध्वजतोरणाने सजवली होती सडका आणि चौकांमधन मिश्रित पाण्याचा सडा शिंपडलेला गेला नगरातील नागरिक बांधव आणि ब्राह्मण सामोरे आल त्यावेळी शंख नगारे आणि ढोल यांचा तुंबळ आवाज होत होता अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी आपल्या राजधानीमध्रवक्षक परीक्षिता जो कोणी श्री शंकरांच्या बरोबर श्रीकृष्णांचे युद्ध आणि त्यांचा विजय या कथेच प्रात्काळी उठल्यावर स्मरण करतो त्याचा कधीही पराजय होत नाही त्रेसष्टावा समाप्त